श्रीधरस्वामीकृत श्रीरामविजय अध्याय चाळीसावा झाले रामराज्य भूवरी अयोध्येच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसले होते शेजारी सीतामाई सीता आणि लवकुश बसले होते लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न महादेव उभे होते पायाशी हनुमंत बसला होता सारा दरबार भरला होता रामाचे आज्ञा ऐकण्यास सारे उत्सुक होते इतक्यात यमुनेच्या तीरावर ऋषी मुनी आणि प्रजाजन आपले गाराणे सांगण्यासाठी रामाच्या दरबारात आले होते राम रायाचा जयकार करून ते म्हणाले महाराज यमुनेच्या तीरावर लवणासूर नावाचे क्रूर दैत्य अत्यंत उन्मत्त झालं आहे तो मूर नावाच्या दैत्याचा मुलगा असून बापाप्रमाणे महाक्रूर आणि पातकी आहे गायी ब्राह्मण सद्वर्तनी माणसे या सारांना तो छळतो आपण त्याचा वध करून साऱ्या त्रस्त प्रजाजनानं सुखी करावी अशी विनंती आहे मथुरेचे राजे शत्रुघ्नाला दिले लवणासुराची ती कृत्ये क्रूर कृत्ये ऐकून राम संतप्त झाले त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले तेव्हा शत्रुघ्न पुढे येऊन रामाला म्हणाला आपण कशाला धनुष्यबाण हाती घेता मला आज्ञा द्या रामाने तीन अक्षयणे सैन्य शत्रुध्नाबरोबर दिले मंत्र शक्तीचे बाण शत्रुघ्नाच्या हाती देत म्हटले लवणासुराचा वध करून प्रजा सुखीकर शत्रुघ् सैन्य यमुना नदी ओलांडली अनेक ऋषी सोर यून सांगू दुष्कृत्य संग या लवणासरा शक्ती फार मोठे आहे। हा राक्षस फार क्र मानता राजा सुध्स ठार किया शत्रुघ् ऋषि लवणसुरा मरणा उपाय विचारला लवणासुरा बे वे बल कसे प्राप्त महिला शत्रुघ्ना विचार ऋषी म्हणाले लवणासुराने पूर्वी शंकराची आराधना केली होती शंकराने प्रसन्न होऊन आपल्या हातातील त्रिशूळ लवणासुराला दिलाय त्याच्या बळाने हा लोकांना ठार मारतो त्याचा त्रिशूळ तो त्या हस्तगत केला तर त्याचे साबुड तो मरण त्रिशूळ रात्री मंदिरात ठेवतो आणि स्वतः इकडे तिकडे भटकतो त्याचवेळी तो, भटक तो।, त्या तो माणसांना खातो याच्या भीतीने सारे मथुरानगर ओस पडले आहेत शत्रुघ्नाने मथुरानगर ओलांडले आणि योग्य वेळ साधून शत्रुघ्न लवणासुराच्या घरी गेला त्रिशूळ पूजा करून ठेवला ता शत्रुघ्नाने शूळ हातात घेतला आणि तो ससैन्य युद्धाला सज्ज झाला बाहेर गेलेला लवणातून मारलेल्या गायी ब्राह्मणांचे भारे घेऊन आला घराभोवती माणसांचा वेढा पाहून लवणासुराला खूप आनंद झाला कारण त्याच्या आवडीचे भक्ष घरी चालले होते लवणासुराने शत्रुध्नाला युद्धाचे आव्हान दिले लवणासुराचे व शत्रुघ्नाचे घनघोर युद्ध झाले शत्रुघ्नाने लवणासुराचे बळ आधी हिरावून घेतल्यामुळे लवणासुराचा पराक्रम फिका पडू लागला शेवटी शत्रुध्नाने रामाने दिलेला निर्वाणीचा बाण काढला आणि तो धनुष्यावर चढवला त्या तीक्ष्ण बाणाने शत्रुघ्नाने लवणासुनाचे हृदय फोरले शत्रुघ्नाचा जय होऊ लागला प्रभू रामचंद्राला शत्रुघ्नाच्या विजयाची बातमी कळली रामाला अतिशय आनंद झाला मथुरेचे राज्य व तेथून समुद्रापर्यंतचा प्रदेश त्यांनी शत्रुघ्नाला दिला त्याला छत्र तांबळे ही राजचिन्हे देऊन तेथे राजा केला शत्रुघ्न मथुरेचा था राजा झाला शत्रुघ्नाने उत्तम राज्य करून मथुरेचे अवघी प्रजासुखी केले मेलेल्या मुलाला जिवंत केले रामरायाने अनेक वर्ष अयोध्येचे राज्य केले रामराज्य म्हणजे प्रजेच्या हिताचे राज्य, प्रजे हिता राज्य। रामराज्यात योग्य वेळी माणसाला मृत्यू येईल पित्याला पुत्राच्या मृत्यूचे भय नव्हते पण एकदा काय झाले एका ब्राह्मणाचा वयाने लहान असलेला मुलगा अकाली मृत्यू पावला तो ब्राह्मण ररडत रडत मुलाचे प्रेम घेऊन रामाकडे आला आणि रामाला म्हणाला राजा तू काय दोषाचरण केलेस ते सांग माझा मुलगा अल्पायुष्यिक का झाला तू काहीतरी प्रयत्न कर आणि माझा मुलगा जिवंत कर इतक्यात नारद तेथे आले आणि म्हणाले रामा या युगात शूद्रांना तप करण्याचा अधिकार नाही कोणीतरी शूद्र तप करीत असेल म्हणून हे बालमरण ओढवले रामाने पुष्पक विमानातून शोध घेतला तर दक्षिण देशात दाट अरण्यात एक वन्य मनुष्य तप करताना त्याला दिसला रामा ते तेव्हा रामाने त्याचा वध केला त्याला स्वर्गात पाठवले वन्य माणसाच्या वधाने देवांना अतिशय आनंद झाला इंद्राने रामावर प्रसन्न नव्हत रामा इच्छेप्रमाणे तो ब्राह्मणाचा पुत्र पूर्वी सरका जीवन केला। प्रभु रामचंद्र गिधाड़ उद्धार प्रभु रामचंद्र अगस्ती ऋषि आश्रम निभासमोर एक गिधाड़ गुभड़ आक्षां नमस्कार करु मद चल रहा है तो प्रथम मेटवा मग पुढ़े जा गिधाड़ गोघाच घरा स्वतः हक्क है आपले घराने दोघांनी रामापुढे मांडले रामाचा प्रधानच न्याय करणार होता गुबड म्हणू लागले मी येथे घर बांधले तेव्हा पृथ्वीसुद्धा निर्माण झाली नव्हती रामाने गिदाडाचे लबाडीते बोलणे ऐकले आणि राम त्याचा वध करण्यासाठी पुढे झाला तोच आकाशवाणी झाली रामा या गिदाडाला मारू नकोस ब्रम्हदत्त नावाचा एक राजा होता एके दिवशी गौतम ऋषी घरी आले ब्रह्मदत्त राजाने या ऋषींना मास पानात वाढले तेव्हा गौतम ऋषींनी ब्रम्हदत्ताला शाप देऊन घड केले तेव्हा तो गुरुचरणी येऊन उशाप मागू लागला मग मा गौतम ऋषीने हुशाप दिला की राम दर्शन होताच तुझा उद्धार होईल अशी आकाशवाणी ऐकू येताच स्वर्गातून विमान आले त्या गिदाडाने मनुष्यद्वारे दारण केला रामाचे नाव घेत स्वर्गात गेला दंडकारण्य कसे निर्माण झाले पुढे राम अगस्ती आश्रम गेला ऋषि साष्टांग नमस्कार करुरा ऋषी का आदर सत्कार किया अगस्ती रात एक मौल्यवान रत्नकंकण दिल कंकन पहन रावलवाटले कंकणा विषय रागस्ती विचार अगस्ती मिला विदर्भदेशा राजा अत्यंत पुण्यवान होता पुष्क दाने दी पन्नदान मात्र कधीच के त्याला स्वर्गात सुख मिळत नव्हते तो पृथ्वीवर येऊन स्वतःचे प्रेस भक्षण करून स्वर्गात जाईल मी त्या राजाला त्या जन्मातून मुक्ती दिली आणि अक्षय स्वर्ग सुख प्राप्ती करून दिली त्यानेच हे कंकण मला दिले रामा अन्नदानासारखे पुण्य या पृथ्वीवर दुसरे कोणतेच नाही रामाने ते कंकण प्रेमाने हातात घातले अगस्तीनी त्या वनाला दंडकारण हे नाव कसे पडले ते रामाला सांगितले इक्ष्माकूच्या दंडक नावाच्या एका मुलाने मृगया करण्यासाठी भृगुषींचा आश्रम असलेल्या वनात प्रवेश केला आश्रम अतिशय शोभिवंत होता आश्रमात भृगुषी नव्हते पण त्यांची मुलगी अर्जा ही एकटीच आश्रमात होती दंडकाने अर्जेचा उपभोग घेतला आणि तो तिचा त्याग करून निघून गेला भृगुषी आश्रमात येऊन पाहता तो कन्या मुर्चीतून जमीनीवर पडलेली म्हणून भृगुषीने दंडकाला शाप देऊन तेथील सारी झाडे त्याचा देश टाकला वेली जाळल्यास तेथील सारे झाडे जळून गेली स्वतः दंडक जळून मेला त्याचा निर्वून झाला म्हणून बरात काळपर्यंत हा प्रदेश उजाड झाला एकदा नारदाने मेरू पर्वत आणि विद्याचल यांच्यात भांडण लावले दोघेही मीच श्रेष्ठ असे म्हणून उंच उंच उन्चों वाढू लागले सूर्य घाबरला विंत्यपर्वताला नमवण्यासाठी मी त्याला निजून राहायला सांगितले तेव्हा सगळा दक्षिण प्रदेश मी हिंडून आलो तो प्रदेश रोक्ष होता तेथे ते मेघाना वचाव करण्याची आज्ञा दिली आणि तो प्रदेश राहण्यास योग्य केला दंडक राजाचे अरण्य म्हणून दंडकारण हे नाव मात्र तसेच राहिले ही कथा ऐकून श्रीराम अयोध्येला परत गेले जो ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला तो श्रीराम अयोध्येला येईपर्यंत जीवन झाला होता त्यामुळे सर्वांनी श्रीरामाचा जय जयकार केला अशी ही रामकथा सिंहासनी राम, राम सीतेसह आरूढ झालेले भोवती तिघे भाऊ उभे पुढे मारुची भक्तू हात जोडून उभा होता मध्यान्ह काळी रामचंद्रांचे मला अशा प्रकारे दिव्यदर्शन झाले राम म्हणाले श्रीधरा श्रीधरा माझा अवतार संपला असे रामविजय ग्रंथात लिहू नकोस मी जन्ममरण रहित आहे अभंग अक्षय शाश्वत जे आहे तोच मी मीच आता पंढरीनाथ होऊन भीमा तिरी धनुष्यबाण बाजूला ठेवून कटे कटीवर ठेवून समचरण असा मी उभा आहे ही राम विजयाची कथा जे रोज वाचतील त्यांच्यावरील संकटे दूर होतील रामाचा सेवक आणि भक्त हनुमंत चिरंजी वाचून ही रामकथा जेथे जेथे वाचली जाते तेथे ते तेथे ते तो गुप्तवेषाने हजर असतो जे जे भक्त राम रामकथा वाचतात त्यांचे त्यांचे श्री राम रक्षण करतात आणि त्यांच्या त्यांच्या शुभेच्छा तो पूर्ण करतो पंढरपूरापासून नैऋत्येत काही अंतरावर असलेल्या नाझरे गावचे ब्रह्मानंद आणि सावित्री यांचा पुत्र श्रीधर याने मात्यापित्यांना वंदन करून शके सोळाशे पंचवीसच्या श्रावण शुद्ध सप्तमीला हा ग्रंथ पंढरपूर येथे पंढरीरायांच्या कृपेने पूर्ण केला या ग्रंथांच्या वाचनाने वाचकांचे व श्रोत्यांचे कल्याण हो ही शुभेच्छा श्री रामचंद्र अर्पण असतो